अध्याय तीनशे बत्तीसावा शुकांची योगधारणा व सिद्धी भीष्म सांगतात हे भारता व्यासपुत्र शुकाचार्य पर्वताच्या शिखरावर प्राप्त झाल्यानंतर ते निर्जन व तृणरहित अशा एका सपाट जागी बसले आणि त्या ठिकाणी योगशास्त्राचे पद्धतशीर ज्ञान जाणणाऱ्या त्या शुकांनी शास्त्रवचनानुसार यथाविधी पायान पासून आरंभ करून क्रमाने सर्व अवयांचे ठाई चित्ताची धरणा केली तदनंतर पूर्वेकडे तोंड करून त्या विद्वद्रत्नाने सूर्योदय होताच हात पाय जोडले आणि त्या स्थितीत ते नम्रपणाने ध्यानस्थ बसले ज्या ठिकाणी महाबुद्धिमान व्यासपुत्रांनी योग उपक्रम केला होता तेथे चितपाखरू देखील नव्हते त्यास्थानी स्थानी कसलाही आवाजकानी पडत नव्हता भीतीजनक असा कोणताही प्रकार दृग्गोचर होत नव्हता अशा स्थितीत असताना आपला आत्मा सर्व प्रकारच्या आशक्तीपासून मुक्त झाला आहे असे त्यांचे प्रत्यास आले हा अति आनंददायक प्रकार अवलोकन करून शुक हर्षातिशयाने हसले मग पुन्हा मोक्षमार्ग मिळवण्याचे हेतूने ते योगध्यानात रत झाले व महायोगांमध्ये श्रेष्ठत्व पाहून ते अंतरिक्षाचे देखील पलीकडे गेले नंतर देवशी नारदांना प्रदक्षिणा घालून आपले योग सामर्थ्य शुकांनी त्या ऋषी श्रेष्ठांच्या कानी घातली शुक सांगतात मला मोक्ष मार्ग दिसला असून त्या मार्गाने मी चाललो आहे हे महादेवचे तपोधन तुमचे कल्याण असून आपल्या कृपा प्रसादाने मी इष्टगतीला जाईन नंतर त्या द्वैपायनसुत शुकांनी त्या देवर्षी वंदन केले आणि त्यांची अनुज्ञा घेऊन त्याने फिरून योगाचा अवलंब करून अंतरिक्षात प्रवेश केला अंतरिक्षातून मार्गक्रमण करण्यास समर्थ असे ते सुनिश्चयाचे श्रीमद शुकाचार्य वायुरूप झाले आणि त्यांनी कैलास पर्वतावरून आकाशात उड्डाण केले त्यावेळी त्यांची कांती गरुडाप्रमाणे दिसली याप्रमाणे ते द्विजवर्य वायुगतीने किंवा मनोवेगाने अंतरिक्षातून चालले असताना सर्व प्राण्यांनी त्यांना पाहिले त्यासमयी अग्नी व सूर्य याप्रमाणे तेजस्वी असे ते शुकमुनी आपला दीर्घमार्ग आक्रमित असता तिन्ही लोक ब्रह्मस्वरूप आहेत असे निश्चयाने त्यांच्या अनुभवास आले एकाच गोष्टीकडे चित्त लागून ते मार्गक्रमण करीत असता त्यांचे मन व्यग्र झाले नाही आणि त्यांच्या मनाला कशापासून भीतीही वाटली नाही हा प्रकार चराचर सर्वभूतांनी अवलोकन केला आणि त्याने शुकांचे यथाशास्त्र व सविधी पूजन केले स्वर्गस्थ देवांनी त्यांचेवर दिव्य सुमनांची वृष्टी केली त्यांना पाहून सर्व गंधर्व आप्सरा यांना विस्मय वाटला आणि सिद्धी मिळालेल्या ऋषींना देखील हे शुकांचे सामर्थ्य पाहून फार आश्चर्य वाटले ते विचार करू लागले की तपाचरणाने सिद्धी मिळवून अंतरिक्ष मार्गाने हा कोण बरे चालला आहे मुख वर करून सूर्याकडे याने आपले नेत्र लावले असल्यामुळे याचे शरीराकडे यत्किंचितही लक्ष नाही आपल्या दृष्टिक्षेपाने आम्हाला संतोष देणारा हा कोण बरे असावा गंधर्वाधिकांची अशी विचारमग्न स्थिती झाली असताना इकडे त्रैलोक्यामध्ये विख्यात असलेले परमधर्मात्मे शुकमुनी काही न बोलता मुकाट्याने भगवान सूर्याकडे दृष्टी लावून पूर्वाभिमुख आपला मार्ग आक्रमित चाललेच होते त्यांच्या गमनाने मोठा आवाज उत्पन्न होऊन त्याचे योगाने सर्व आकाश जणू भरून गेले पंचूडाप्रभूती अप्सरागणांनी जेव्हा शुकांना झपाट्याने जाताना पाहिले त्यावेळी त्यांची मने गोंधळून जाऊन त्या फारच आश्चर्यचकित झाल्या व त्या आश्चर्याने त्यांचे नेत्र प्रफुल्लित झाले त्यांना वाटले की उत्तम गतीला पावलेले हे कोणते दैव तिकडे येत आहेत कोण जाणे निसंशय याची बुद्धी स्थिर झाली असून हा निरीच्छ मनुष्य मुक्त झाला आहे याप्रमाणे जाता जाता उर्वशी व पूर्वचिती या अप्सरा नेहमी ज्या पर्वतावर वास करतात त्या मलय पर्वतावर शुकमनी प्राप्त झाले तेव्हा त्या दोघींनाही या ब्रह्मर्षी पुत्राचे सामर्थ्य पाहून परम परमविस्मय वाटला व त्या उद्गारल्या की या वेदाभ्यासी ब्राह्मणाचे केवढे हो हे अद्भुत त्रैचित्त एकाग्र अल्पावकाशात चंद्राप्रमाणे हा सर्व अंतरिक्षलांडून टाकील पित्याची सेवा करून याला हे श्रेष्ठ बुद्धिसामर्थ्य प्राप्त झाले आहे हा तपोनिधी मोठा पितृभक्त असून बापाचा फार लाडका आहे अशा प्रकारे यावरच त्याचा सर्वजीव जीव असता याच्या पित्याने दुर्लक्ष करून याला कसा हो आपल्यापासून असा जाऊ दिला हे उर्वशीचे भाषण कानी पडताच परमधर्मविद सुकाचार्यांचे तिकडे लक्ष गेले व त्यांनी चोहोकडे नजर फेकली तेव्हा अंतरिक्ष पृथ्वी पर्वत राने वने सरोवरे व वन नद्या अशी त्यांचे दृष्टीच पडली आणि तत्क्षणी भोवतालच्या सर्व देवतांनीही हात जोडून मोठ्या आदराने शुकांकडे पाहिले तेव्हा त्यांना संबोधून धर्मज्ञ शुकाचार्य म्हणाले देवतांनो जर माझा पिता बा शुका बा शुका अशा हा कामारीत माझे मागून येऊ लागला तर तुम्ही सर्व मिळून त्याला माझे करता उत्तर द्या कृपा करून एवढे माझे काम करा ही शुकांची विज्ञप्ती ऐकून सर्व दिशा कानने समुद्र नद्या व पर्वत आसमत प्रत्युत्तर हे किा ठीक है तुझा इच्छे प्रमाण होस मुस विचारू लागले, तो त्या होकार ओम देसत्